بسم الرحمن مہربان ہے لا ریب من من رب ام یقولون بل هو الحق لتنذر قوما ما نذیر नावाय तब्बी अलस्ला या उतरण अवतरण सकल जगह स्वला है नुजा रब कड़ी जेनेकर जनसमूह तुझा पूर्वी को सावध करना आला नहीं कदाचित मार्गदर्शन प्राप्त हो मिन मिन वला अफला तो अल्स आहे त्याने आकाशांना आणि पृथ्वीला आणि त्या सर्व वस्तूंना ज्या त्यांच्या दरम्यान आहेत सहा दिवसात निर्माण केलं आणि त्यानंतर अर्श अर्थात राजसिंहासनावर विराजमान झाला त्याच्याशिवाय तुमचा कोणी समर्थक आणि सहाय्यकी नाही आणि कोणी त्याच्या पुढे शिफारस करणारा देखील नाही मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही तो पृथ्वीपर्यंत जगाच्या मामल्यांची तजवीज करतो आणि त्या तजवीजीचा अहवाल वर त्याच्या हुजुरात सादर होतो एका अशा दिवसात ज्याचं प्रमाण तुमच्या गणनेनुसार एक हजार वर्ष आहे तोच आहे प्रत्येक गुप्त आणि प्रकट गोष्टीचा जाणणारा जबरदस्त आणि परम कृपाऊ अल्लुन समावल जी वस्तू ही त्याने निर्माण केली उत्तमच निर्माण केली त्यानं माणसाच्या निर्मितीचा प्रारंभ ने केला, एका जे चिखलांश्र मै ज्यादातला आत्मा तुम्हाला कान दिले, दिले, दिल हृदय दिल तुम्ही लोक कमी कृतज्ञ बनता आणि हे लोक म्हणतात जेव्हा आम्ही मातीत मिसळून गेलो असू तेव्हा काय आम्ही पुन्हा नव्यानेच निर्माण केले जाऊ खरी गोष्ट अशी आहे की आपल्या रबच्या भेटीचा इन्कार करणारे आहेत त्यांना सांगा वृत्तीचा तो फरिष्ठा जो तुम्हावर नियुक्त केला गेला आहे तुम्हाला पुरेपूर आपल्या ताब्यात घेईल आणि मग तुम्ही आपल्या रब कडे परत आणले जाल जेव्हा हे अपराधी मान खाली घालून आपल्या रगच्या हुजुरात उभे असतील त्यावेळी ते म्हणत असतील हे आमच्या पालन करत्या आम्ही खूप पाहिलं आणि ऐकलं आता आम्हाला परत पाठवून दे जेणेकरून आम्ही सत्कृत्य करावीत आम्हाला आता खात्री पटली आहे ولو شئنا لاتينا كل نفس هداها ولكن حقا قول مني لاملا ان جهنم من الجنه والناس اجمعين فذوقوا بما نسيتم لقاء يومكم هذا انا نسيناكم وذوقوا عذاب القند بما كنتم تعملون <تصفيق> परंतु माझं ते कथन पूर्ण झालं जे मी केलं होतं की जहन्नमला आणि माणसं या सर्वांनी भरून टाकीन रात्र चाव आपल्या त्या कृत्याची कि तुम्ही या दिवसाच्या भेटीला विसरून गेला आम्ही आता तुम्हाला विसरलो हो। आहोत चाखा चिरकालीन प्रकोपाची चव आपल्या कृत्यां पायी وَسَبَّحُوا بِحَمْدِ رَبِّهِمْ وَهُمْ لَا يَسْتَكْبِرُونَ تَتَجَافَى جُنُوبُهُمْ عَنِ الْمَضَاجِعِ يَدْعُونَ رَبَّهُمْ خَوْفًا وَطَمَعًا وَمِمَّا رَزَقْنَاهُمْ يُنْفِقُونَ आमच्या आयतींवर तर ते लुकिमाननतात जन्या आयती ऐकून तेव्हा उपदेश दिला जातो तेव्हा ते सजदात कोसळतात आणि आपल्या रबच्या प्रशंसासह त्याचं पवित्र गान करतात आणि गर्व करत नाहीत त्यांच्या पाठी अंतर्णापासून अलग राहतात अपना रबला भय आशा बागन पुकारत जी काही रोजी दिली आम्मी दिल खर्च करतात मा लहुम मिन बिमा कानू यामलून अफमन करता जी का सुखा सामग्री कृत्यात लपन है तिची कोणत्याही प्राण्याला खबर नाही बरं असं कुठे होऊ शकत की जी व्यक्ती इमानधारक असावी ती त्या व्यक्ती समान व्हावी जी मर्यादांचं उल्लंघन करणारी असावी या दोन्ही समान होऊ शकत नाहीत ज्या लोकांनी इमान आणलं आहे आणि ज्या लोकांनी सत्कृत्य केले आहेत त्यांच्यासाठी तर जनतेंची निवासस्थानं आहेत आदरतीर्थ म्हणून त्यांच्या कृत्यांच्या मोबदल्यात आणि ज्यांनी मर्यादांचं उल्लंघन अंगीकारलं आहे त्यांचं ठिकाण दोचक आहे ते, ते तुन बाहर पड़ू इच्छि ढकलन दिल्ली संगठा प्रकोपूर्वी आम्ही जगत कोणत्या ना कोणत्या लहान प्रकोपाचा आस्वाद यांना देत राहू कदाचित आपल्या विद्रोही प्रवृत्तीपासून हे परावृत्त व्हावेत आणि त्याच्यापेक्षा तेशा मोठा अत्याचारी कोण असेल त्याला त्याच्या रबच्या ऐतीने उपदेश केला जावा आणि मग त्याने त्यापासून पराढभूत व्हावं अशा अपराधांचा तर आम्ही सूड घेतल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी या मुसाल इस्लाम ला आम्ही ग्रंथ दिला आहे म्हणून तीच वस्तू मिळण्यावर तुम्हाला कसलीही शंका असू नये त्या ग्रंथाला आम्ही बनीस दैल करता मार्गदर्शन बनवलं होतं आणि तेव्हा त्यांनी संयम पाळला आणि आमच्या आयतींवर विश्वास बाळगत राहिले तेव्हा त्यांच्यामध्ये इस्राइल परस्पर मतभेद करत राहिले पर आहेत काये, या या ऐतिहासिक घटने में को मार्गदर्शन लीपुर कितेक जनसमुद कभी पाही मी एका ओसड भूमीकडे पाणी वाहून आणतो आणि मग त्याच जमिनीतून ते पीक उगवतो ज्यापासून यांच्या चा गुरांनाही चारा मिळतो आणि हे स्वतःही खातात तर काय त्यांना काही तुम्ही हे लोक म्हणतात की हा निर्णय केव्हा लागेल जर तुम्ही खरे असाल यांना सांगा निर्णयाच्या दिवशी इमान आणसाठी येत ही लावदाई होणार नाही ज्यांनी सत्याचा इन्कार केला आहे मग त्यांना कोणतीही सवय मिळणार नाही बर यांना यांच्या स्थितीत सोडून द्या आणि प्रतीक्षा करा हे सुद्धा प्रतीक्षेत आहेत अल्लाच्या नावाने जोशी मेहरबान दयावान आहे يا ايها النبي اتق الله ولا تطع الكافرين والمنافقين ان الله كان عليما حكيما واتبع ما يوحى اليك من ربك ان الله كان بما تعملون خبيرا وتوكل على الله وكفى بالله وكيلا هنا بي صلى الله عليه وسلم الله سبحانه वगा ani satya cha inkar karnaryaancha ani dambhikancha adnya palan karu naka वास्तविक आहे अनुकरण करा त्या गोष्टीच ज्याचा इशारा तुमच्या रबकडून तुम्हाला अल्ला त्या प्रत्येक गोष्टीची माहिती राखणार आहे जी तुम्ही करता, ठेवा अल्लाच भिस्त ठेवणारे आहे नाहीत ना आणि तुम्ही लोकांच्या त्या पत्नीना ज्यांच्याशी तुम्ही जिहार करता त्यानं तुमची आई बनवलं नाही आणि त्यानं तुमच्या मानलेल्या पुत्रांनाही तुमचे खरे मुलगे बनवलेले नाही या त्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लोक आपल्या तोंडाने काढता परंतु अल्ला फे फे अल्लाह ती गोष्ट सांगतो की सत्य निष्ठित आहे आणि तोच योग्य मार्गाकडे मार्गदर्शन करतो अल्लाह दत्तक पुत्रांना त्यांच्या पित्यांशी संबंधित करून बोलवीत जा ही अल्ला पाजी अधिक न्यायसंगत गोष्ट आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल की त्यांचे वडील कोण आहेत तर ते तुमचे धर्मबंधू आणि मित्र आहेत न जी गोष्ट तुम्ही सांगाल त्याबद्दल तुमच्यावर काही आक्षेप नाही परंतु त्या गोष्टीची जरूर विचारणा आहे जिचा तुम्ही सहृदयी रादा करावा अल्ला क्षमाशील आणि परम कृपाळू आहे وَأَزْوَاجُهُمْ أُمَّهَاتُهُمْ وَأُولُو الْأَرْحَامِ بَعْضُهُمْ أَوْلَى بِبَعْضٍ فِي كِتَابِ اللَّهِ وَأُولُو الْأَرْحَامِ بَعْضُهُمْ أَوْلَى بِبَعْضٍ فِي كِتَابِ اللَّهِ مِنَ الْمُؤْمِنِينَ وَالْمُهَاجِرِينَ إِلَّا أَن تَفْعَلُوا, إلا أن تفعلوا إِلَى أَوْلِيَائِكُمْ مَعْرُوفًا كَانَ ذَلِكَ فِي الْكِتَابِ مَسْطُورًا نِسُنْ <تصفيق> شَيْء नबी तर इमानधारकांसाठी त्यांच्या आपल्या स्वतःवर अग्रक्रम राखतो आणि नबीच्या पत्नी त्यांच्या माता आहेत परंतु अल्लाच्या ग्रंथानुसार सर्वसामान्य इमानधारक आणि हिजरत करून आलेले यांच्यापेक्षा नातेवाईक एकमेकाचे एक अधिक हकदार आहेत तथापि आपल्या मित्रांशी तुम्ही एखादी भलाई करू इच्छित असाल तर करू शकता ही आज्ञा अल्लाच्या ग्रंथात लिहिलेली आहे आणि हे पैगंबर सल्ले आठवण ठेवा त्या करार मदाराची तो आम्ही सर्व पैगंबरांकडून करून घेतला आहे तुमच्याकडून सुद्धा आणि नू अल इस्लाम आणि इब्राहिम अल इस्लाम आणि मुसाल इस्लाम आणि मरियम पुत्र ईसाल इस्लाम कडून देखील सर्वांकडून आम्ही पक्क वचन घेतला आहे الصَّادِقِينَ عَنْ صِدْقِهِمْ الْكَافِرِينَ عَذَابًا أَلِيمًا يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا اذْكُرُوا نِعْمَةَ اللَّهِ عَلَيْكُمْ إِذْ جَاءَتْكُمْ جُنُودٌ فَأَرْسَلْنَا عَلَيْهِمْ رِيحًا وَجُنُودًا تَرَوْهَا जेणेकरून खऱ्या लोकांना त्यांच्या रब्न त्यांच्या सचोटी संबंधी विचारणा करावी आणि काफिरांसाठी तर त्यानं एक प्रकोप तयार ठेवला आहे हे लोको हो ज्यांनी इमान आणलं आहे स्मरण करा अल्लाच्या उपकाराचे जे नुकतेच त्यानं तुम्हावर केले आहे जेव्हा फौजा तुम्हावर चालून आल्या तेव्हा आम्ही त्यांच्यावर एक भयंकर वादळ पाठवलं आणि अशा फौजा रवाना केल्या ज्या तुम्हाला दिसत नव्हत्या अल्ला ते सर्व काही पाहत होता जे तुम्ही लोक त्यावेळी करत होता मिन जेव्हा शत्रू वरून आणि खालून तुम्हाला चाल करून आले तेव्हा भीतीपोटी डोळे फिजले काहीच तोंडाशी आलं आणि तुम्ही लोक अल्ला संबंधी तर ग्रह करू लागला त्यावेळी इमानवाऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतली गेली आणि भयंकरपणे हलवून सोडलं गेलं जेव्हा दांभिक आणि ते सर्व लोक त्यांच्या हृदयात रोग होता स्पष्टपणे सांगत होते की अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लेला अवलेला सल्लम यांनी जे वचन आम्हाला दिलं होतं ते फसवणुकीशिवाय अन्य काहीच नव्हतं जेव्हा त्यांच्यापैकी एका गटानं सांगितलं की हे यश मदीनाच्या लोकांना तुमच्यासाठी आता थांबण्याचा कोणताही प्रसंग नाही परत फिरा तेव्हा त्यांचा एक गट असं म्हणून नवी सल्ल सल्लम कडून परवानगी मागत होता की आमची घरं धोक्यात आहेत वस्तुत ते धोक्यात नव्हते وَلَوْ دُخِلَتْ عَلَيْهِم مِّنْ أَقْطَارِهَا ثُمَّ سُئِلُوا الْفِتْنَةَ لَآتَوْهَا وَمَا تَلَبَّتُوا بِهَا إِلَّا يَسِيرًا وَلَقَدْ كَانُوا عَاهَدُ اللَّهَ مِّنْ قَبْلُ لَا يُوَلُّونَ الْأَدْبَارِ وَكَانَ عَهْدُ اللَّهِ مَسْئُولًا जर शहराच्या भोवतीनं शत्रू घुसून आले असते आणि त्यावेळी यांना उपद्रवाकडे आमंत्रित केलं गेलं असत तर ते त्यात सामील झाले असते आणि मुश्किलीनेच यांना उपद्रवात सामील होण्यास संकोच वाटला असता या लोकांनी यापूर्वी अल्लाशी करार केला होता की हे पाठ दाखवणार नाहीत आणि अल्लाशी केलेल्या कराराची विचारपुस्तर होणारच होती हे पैगंबर सल्ल सल्लम यांना सांगा जर तुम्ही मृत्यू अथवा ठार होण्यापासून पळ काढला तर हे पळ काढणं तुमच्यासाठी काही लाभदायक ठरणार नाही यानंतर जीवनाचा आनंद लुटण्याची थोड़ी संधी तुम्हाला मिळू शकेल यांना सांगा कोण आहे असा जर तुम्हाला अल्ला पासून वाचवू शकेल जर त्यानं तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचं इच्छिल आणि कोण त्याच्या कृपेला रोखू शकतो जर त्यानं तुमच्यावर मेहरबानी करू इच्छिल अल्ला विरुद्ध तर हे लोक कोणताही समर्थक आणि सहाय्यक प्राप्त करू शकत नाहीत قَدْ يَعْلَمُ اللَّهُ الْمُعَوِّقِينَ مِنْكُمْ وَالْقَائِلِينَ لِإِخْوَانِهِمْ هَلُؤِمَّ إِلَيْنَا وَلَا يَأْتُونَ الْبَأْسَ إِلَّا قَلِيلًا أَشِحَّةً عَلَيْكُمْ فَإِذَا جَاءَ الْقَوْمُ رَأَيْتَهُمْ يَنْظُرُونَ إِلَيْكَ تَدُورُ أَعْيُنُهُمْ كَلَمَى يُشَاءُ عَلَيْهِمْ مِنَ الْمَوْتِ فَإِذَا ذَهَبَ الْخَوْفُ سَلَقُوكُمْ بِأَلْسِنَةِ احْتِدَادٍ أَشِحَّةً عَلَى الْقَتِيلِ आणणारे आहेत जे आपल्या बंधूंना म्हणतात कि या आमच्याकडे जे युद्धात जरी भाग घेतात तरी केवळ नावाच्या गणतीसाठी जे तुम्हाला साथ देण्यात अत्यंत कंजूस आहेत धोक्याची वेळ आली की तुमच्याकडे अशा प्रकारे बहुल्या फिरून फिरून पाहतात चढू एखाद्या मरणाऱ्याला बेशुद्धी येत असावी परंतु जेव्हा धोका टळून जातो तेव्हा हेत लोक फायद्याचे लोही बनून कात्रीप्रमाणे चालणाऱ्या जीवा घेऊन तुमच्या स्वागतासाठी येतात या लोकांनी म्हणूनच अल्लाने यांची सर्व कार्य वाया घालवली आणि याचं करणं अल्लासाठी फारच सोपं आहे नाहीत आणि जर त्यांनी पुन्हा आक्रमण केलं तर यांची इच्छा होते कि त्या प्रसंगी त्यांनी वाळवंटात बद्धू लोकांच्या विचारणा करत राहावं जर हे तुमच्या दरम्यान राहिले तरी सुद्धा हे युद्धात कमीच भाग घेतील वस्तुत तुम्हा लोकांसाठी अल्लाचे पैगंबर एक उत्कृष्ट आदर्श होते या प्रत्येक माणसासाठी जो अल्लाह आणि अखिराजच्या दिवसाचा उमेदवार असावा आणि बहुतांशी अल्लाहच स्मरण करत असावा आणि खऱ्या इमानधारकांची अवस्था त्यावेळी अशी होती कि जेव्हा त्यांनी आक्रमक लष्करांना पाहिलं तेव्हा त्यांनी पुकारलं ही तीच गोष्ट आहे जिच अल्ला आणि त्याचे पैगंबर सल्लेम यांनी आम्हाला वचन दिलं होतं अल्ला आणि त्याच्या पैगंबर सल्लेम यांचं म्हणणं अगदी खरं होतं या घटनेनं त्यांच्या इमानला आणि त्यांच्या समर्पणाला अधिक वृद्धिंगत केलं इमान आणत असले लोक मौजूद आहेत त्यांनी अल्लाशी केलेल्या कराराला खरं करून दाखवलं आहे त्यांच्या पैकी कोणी आपले नवस पुरे केले आहे तर कोणी केवळ येण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी आपल्या वर्तनात कोणतंही परिवर्तन केलं नाही हे सर्व काही करता घडलं जेणेकरून अल्ला न खऱ्यांना त्यांच्या सचोटीचा मोबदला द्यावा आणि दाम्मिकांना हवं तर शिक्षा करावी आणि हवं तर त्यांचा अर्थात तौबा कुबूल करावी ने संशय अल्ला क्षमाशील आणि कृपाळू आहे अल्लाने काफिरांना परतून लावलं ते कोणताही लाभ प्राप्त केल्याविना आपल्या मनाच्या जळफाटाविषयी असेच मागे परतले आणि इमानधारकांकडून अल्लासाठी पुरेसा ठरला अल्ला शक्ती जबरदस्त आहे मग ग्रंथधारकांपैकी ज्या लोकांनी त्या हल्लेखोरांना साथ दिली होती अल्लानं त्यांना त्यांच्या घडीतून उतरून खाली आणलं आणि त्यांच्या हृदयात त्यांना असा वचक बसवला की आज त्यांच्यापैकी एका गटाला तुम्ही ठार करत आहात आणि दुसऱ्या गटाला कैद करत आहात त्यानं तुम्हाला त्यांच्या जमिनीचे आणि त्यांच्या घरांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे وَإِن كُنتُمْ تُرِيدُونَ اللَّهَ رَسُولَهُ وَالْآخِرَةَ فَإِنَّ اللَّهَ عَطَّلَ الْمُحْسِنَاتِ مِنْكُنَّ أَجْرًا عَظِيمًا هنا <تصفيق> بي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या पत्नींना सांगा जर तुम्ही जग आणि त्याचा ऐश्वर्य इच्छित असाल तर या मी तुम्हाला काही देऊन चांगल्या पद्धतीने निरुप देतो आणि जर तुम्ही अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि अखेरतच्या घराचे इच्छुक असाल तर जाणून असा की तुमच्यापैकी ज्या सत्कर्म आहेत अल्लाहना त्यांच्यासाठी मोठा मोबदला तयार ठेवला आहेबी सल्ली पत्नीनो तुमच्या पैकी जी एखाद्या उघड असलेल्या कृतीच्या आहारी जाईल तिला दुहित यातना दिली जाईल अल्लासाठी हे फारच सोपं काम आहे